वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग बावन केशी नदीच्या काठी अर्धा दिवस वर आला तेव्हा त्या महारथाने रत्नाने भरलेल्या आणि हृष्टपृष्ट लोक असलेल्या अयोध्येत प्रवेश केला पण लक्ष्मणाचे मन अत्यंत व्याकुळ झाले की राम चरणापाशी गेल्यावर मी काय सांगू असा विचार करीत असता त्याला रामाचे अतिभव्य चंद्रासारखे भवन समोर दिसले राजभवनाच्या दारापाशी येतासतो नरश्रेष्ठ खाली उतरला आणि खाली मान घालून केविल वाढा होऊन त्याने आत प्रवेश केला त्याला कोणी हटकले नाही राम दीन होऊन उत्कृष्ट आसनावर अश्रुपूर्ण डोळ्याने लक्ष्मणाने आपल्या समोर असलेल्या मोठ्या भावाकडे पाहिले व्याकुळ मनाने लक्ष्मणाने त्याचे पाय धरले आणि हात जोडून आणि मन करून तो दीनपणे म्हणाला आर्यांची आज्ञा मानून मी जानकीला जेथे सांगितले होते तेथे गंगा तीरावरील वाल्मिकींच्या शुभ आश्रमात सोडले तेथे आश्रमाच्या सीमेवर मी त्या शुद्धाच्या यशस्वी सोडून परत वीरा आपल्या पायांची सेवा करण्याकरता आलो आहे पुरुष व्याघ्रा शोक करू नकोस काळाची गती तशी तुझ्यासारखे बुद्धिमान मनस्वी पुरुष शोक करीत नाहीत सर्व संग्रहांचा अति क्षय होतो उंच चढलेले खाली पडतात संयोग झालेल्यांचा शेवटी वियोग होतो आणि जीवितांचा शेवट मरणात होतो म्हणून पुत्र पत्नी मित्र आपण आसक्त वृत्ती ठेवू नये त्यांचा स्वतःच स्वतःला आपल्या मनानेच मनाला आणि सर्व लोकांना आवरायला समर्थ आहेस मग स्वतःचा शोक आवडण्याची कथा काय तुझ्यासारखे पुरुषोत्तम अशा प्रसंगी मनाने विचलित होत नाही तसे विचलित होण्याने तो अपवादच पुन्हा तुझ्यावर येईल ज्या अपवादाला भिवून राजा मैथिली टाकली गेली तोच अपवाद नसरेल या संशय नाही म्हणून हे पुरुष धैर्यपूर्वक मनाला स्थिर करून ही दुबळी वृत्ती सोडून दे मनाला त्रास करून घेऊ नकोस महात्मा लक्ष्मण असे बोलला तेव्हा मित्रवत्सल राम अतिशय प्रेमाने लक्ष्मणाला म्हणाला नरश्रेष्ठ लक्ष्मणा तू जे म्हणालास ते बरोबर आहे तू माझ्या कार्याचे परिपालन केलेस याचा मला संतोष आहे हा मी शोकापासून निवृत्त झालो मनस्ताप काढून टाकला लक्ष्मणा तुझे अत्यंत सुंदर वचना आणि माझे मन शांत झाले उत्तरकांडाचा बावन्नवा